चव हुभुलू आणि आम्ही अल्लावर का भरोसा करू नये कि ज्यार्थी की आमच्या जीवन मार्गात त्यानं मार्गदर्शन केलं आहे च्या तुम्ही लोक आम्हाला देत आहात त्यावर आम्ही संयम बाळवू आणि विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास अल्लावरच असला पाहिजे सर्ते शेवटी इन्कार करणाऱ्यांनी आपल्या पैगंबरांना सांगून टाकलं की एक तर तुम्हाला आमच्या संप्रदायात परत यावं लागेल अन्यथा आम्ही तुम्हाला आपल्या देशातून काढून टाकू तेव्हा त्यांच्या रबनं त्यांच्याकडे दिव्य प्रकटन केलं आम्ही या जालिमांना नष्ट करून टाकू आणि त्यांच्यानंतर तुम्हाला जमिनीत आबाद करू हे इनाम आहे त्याच्यासाठी जो माझ्या हुजरात उत्तरदायी होण्याचं भय बाळगतो आणि माझ्या धमकीला घेतो त्यांना निर्णय हवा होता तर असा त्यांचा निकाल लागला आणि सत्याच्या प्रत्येक उन्नत शत्रूने तोंडात खाल्ली मग यानंतर त्याच्यासाठी जहन्नम आहे तेथे त्याला रक्त पू सारखं पाणी पिण्यास दिलं जाईल ज्याला तो जबरदस्ती घशाखाली उतरवण्याचा प्रयत्न करेल आणि मोठ्या कष्टाने उतरू शकेल मृत्यू त्याच्या सर्व बाजूंनी आच्छदित राहील परंतु तो मरू शकणार नाही आणि पुढे एक कठोर यातना त्याच्या जीवाशी लागून राहील ज्या लोकांनी आपल्या रक्षी कुप्र केला आहे त्यांच्या कृत्याचं उदाहरण त्या राखेप्रमाणे आहे जिला एका वादळी दिवसाच्या वावटळीनं उडवलं असावं त्यांना आपल्या के केलेल्याचं काहीही फळ मिळू शकणार नाही हेच पराकुटीच हरवणं होय तुम्ही पाहत नाही काय अल्ला आकाश आणि पृथ्वीची सृष्टी सत्याधिष्ठित केली आहे त्यांना इच्छिलं तर तो, तो तुम्हा लोकांना घेऊन जाईल आणि एका नव्या सृष्टीला तुमच्या जागी आणेल असं करणं त्याच्यासाठी काहीच कठीण नाही आणि हे लोक जेव्हा एकत्र अल्लासमोर उघडे पडतील तर त्यावेळी त्यांच्यापैकी जे, ते जे दुनियेत निर्मल होते ते त्या लोकांना जे मोठे म्हणले होते सांगतील दुनियेत आम्ही तुमच्या आज्ञेत होतो आताही तुम्ही अल्लाच्या प्रकोपापासून आम्हाला वाचवण्यासाठी काही करू शकता काय ते उत्तर देतील जर अल्लानं आम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवला असता तर आम्ही देखील जरूर तुम्हाला दाखवला असता आता तो आहे, है मग आम्ह आक्रोश करावा कि धैर्य राखाव को परिस्थित आम् वाचने का मार्ग नहीं وقال الشيطان لما قضي الامر ان الله وعدكم وعد الحق ووعدتكم فاخلفتكم وما كان لي عليكم من سلطان الا ان دعوتكم فاستجبتم لي فلا تنوموني والنموا انفسكم ما انا بمصرخكم وما انتم بمصرخي आणि जेव्हा निकाल लावला जाईल तेव्हा शैतान म्हणेल खरं असं आहे की अल्लानं तुम्हाला जी वचनं दिली होती ती सर्व खरी होती आणि मी जितकी वचनं दिली त्यापैकी कोणतंही पूर्ण केलं नाही माझा तुमच्यावर काही जोर तर नव्हता मी याशिवाय काहीच केलं नाही की आपल्या मार्गाकडे तुम्हाला आमंत्रण दिलं आणि तुम्ही माझ्या हाकेला ओ दिली आता करू नका अपने दाद न तुम्ही या जो तुम्ही जो मला लू शोर्गीदार मुक्त है अशा जालिम साक शिक्षा निश्चित है تحييتهم فيها سلام ياولد جاء لوكان ني جگات ايمان آنلا ہے آنه جان ني صدا جران كلا ہے تي آشاب آگئت داخل كليزات تيل جان چا خالون کالو بحات استيل تي تي تي اپلا عرب چاتنين سدائي براتيل آنه تي تي تي انسا سواقت سلامتی جاوين اندنا نوحيل ألم تر كيف ضرب الله مثلاً كلمة طيبة كشجرة طيبة أصلها تابت وفرعها في السماء तुम्ही पाहत नाही काय कि पाक पाकवचनला कशाची है। तैची उपमा दिली आहे त्याची उपमा अशी आहे जणू एका चांगले जातीचं झाड ज्याचं मूळ जमिनीत खोलवर रुजलं आहे आणि फांद्या आकाशाला भिडल्या आहेत प्रत्येक क्षणी त्या आपल्या रबच्या आज्ञेनं आपली फळं देत आहे ही उदाहरणं अल्लाह या करता देत आहे लोकांनी यापासून बोध घेवा ومثل كلمه قبيحه كشجره قبيحه اجتثت من فوق الارض ما لها من قرار يثبت الله الذين امنوا بالقول الثابت في الحياه الدنيا وفي الاخره ويضل الله الظالمين ويفعل الله ما يشاء اني درवचनाची उपमा एका वाईट जातीच्या झाडासारखे आहे जे जमिनीच्या पृष्ठावरून उपटून फेकलं जातं त्याच्यासाठी कसलीच दृढता नाही इमान आणणाऱ्यांना अल्लाह एका दृढ वचनाच्या आधारावर इलोक आणि परलोक दोन मध्ये स्थैर्य प्रदान करतो आणि जालिमांना अल्लाह पदभ्रष्ट करतो अल्लाला अधिकार आहे जे हवं ते करावं तुम्ही पाहिलं त्या लोकांना ज्यांना अल्लाची देणगी लाभली आणि त्याला त्यांनी कृतज्ञतेनं बदलून टाकलं आणि आपल्यासोबत आपल्या लोकसमूहाला सुद्धा विनाशाच्या घरात झोकून दिलं अर्थात नरक ज्यात ते हुरपळले जातील आणि ते अत्यंत वाईट निवासस्थान आहे आणि अल्लाचे काही समकक्ष योजले जेणेकरून त्यांनी त्यांना अल्लाच्या मार्गापासून प्रतनष्ट करावं यांना सांगा बरं तर मऊज करा सर ते शेवटी तुम्हाला परत जाणं नरकातच आहे हे पैगंबर सल्लेला अलाउसलम माझ्याच्या दासांनी इमान आणलं आहे त्यांना सांगा की नमाज कायम करावी आणि जे काही आम्ही त्यांना दिलं आहे त्याच्यातून प्रकट आणि गुप्त सन्मागात खर्च करावं यापूर्वी कि तो दिवस यावा ज्यात खरेदी विक्री होणार नाही आणि दोस्तदारी देखील होऊ शकणार नाही अल्ला तोच तर आहे ज्यानं पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केलं आणि आकाशातून पाण्याचा वर्षाव केला मग त्याच्याद्वारे तुम्हाला रोजी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारची फळं निर्माण केली नावेला की ज्यानं आज्ञेनं चालावं आणि नद्यांना ज्यानं सूर्य आणि चंद्राला तुमच्यासाठी वशीभूत केलं की सतत वाटचाल करत आहे आणि रात्र रा आणि दिवसाला तुमच्यासाठी वशीभूत केलं ज्यानं ते सर्व काही दिलं जे तुम्ही मागितलं जर तुम्ही अल्लाच्या देणगीची गणना करू इच्छिल तर करू शकणार नाही वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्य मोठाच अन्यायी आणि कृतघ्न आहे आठवा ती वेळ जेव्हा इब्राहिम हलेस लाव प्रार्थना केली होती हे पालन करत्या या नगराला मख्याला शांतीचं नगर बनव आणि मला पालन जेपासन कर मूर्ति बहुतेकान पथभ्रष्टेट टाकला है संभव है कि मैं सतती पथभ्रष्ट करपैकी जो मद्धति चा तो माजा है जो मरुद्ध पद्धत स्वीकारी तो निश्चित तू माफ करणारा मेहरबान आहेसुम मिनति हे पालन करत्या मी एका निर्जल आणि ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागाला तुझ्या आदरणीय घराजवळ आणून बसवला आहे पालन केला या येथे नमाज करावी, यांना खायला फल दे कदाचित हे ने पालन करत्या तू जा प्रकट कर खरोखर अल्लाह पास लप ही लपलेल नहीं जमीनीत ही नहीं आकाशत ही नहीं धन्यवाद ज्यां माला वार्धक्यात इस्माइल अल इस्लाम और इसाक अल इस्लाम सारखी मुल दिल्ली वस्तुस्थिति अभी है कि मजा रब खचित प्रार्थना ऐकतो हे पालन करत्या मला नमाज कायम करणारा बनव आणि माझ्या संतती पासून देखील असले लोक उभे कर जे हे काम करतील पालन करत्या माझी प्रार्थना स्वीकार कर हे पालन करत्या मला आणि माझ्या आई वडिलांना आणि सर्व इमान आण मा आणि हे जाम लोक जे काही करत आहेत अल्ला त्यापासून तुम्ही गाफील समजू नका अल्लाह तर त्यांना टाळित आहे त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहिले आहेत डोके वर उचलून पळ सुटले आहेत नजरातर तर आहेत आणि हृदय उडली जात आहेत हे पैगंबर सल्लेला वसलम त्या दिवसाचं यांना भय दाखवा जेव्हा प्रकोप यांना येऊन गाठेल त्यावेळी हे जालिम सांगतील हे आमच्या पालन करत्या आम्हाला आणखी थोडी सवलत दे आम्ही तुझ्या आमंत्रणाला होकार देऊ आणि पैगंबरांचं अनुकरण करू पण यांना स्पष्ट उत्तर दिलं जाईल तुम्ही तेच जे यापुर भी ज्यून ज्यून सांगत होता, शपथ आमचा तर कधी रास हो नहीं त्या तुम्हें वस्ती वस्तव्य करून चुकला होता जन स्वतः अपने जुलूम के की आम्ही त्यांच्याशी कसा व्यवहार केला आणि त्यांची उदाहरणं देऊन तुम्हाला आम्ही समजावलं देखील होतो त्यांनी आपल्या सर्व चाली चालून पाहिल्या पण त्यांच्या प्रत्येक चालीवर तोड अल्लापाशी होती जरी त्यांच्या चाली अशा भयंकर होत्या की पर्वतांनी मागे सरावं तर हे पैगंबर सल्लेला अवलं वसलम तुम्ही कदापी असा समज करून घेऊ नका की अल्ला पैगंबरांना दिलेल्या वचनांच्या विरुद्ध करेल अल्लाह जबरदस्त आहे आणि सूड उगवणार आहे भयभीत करायांना त्या दिवसापासून जन्म पृथ्वी आणि आकाश बदलून काहीच्या काही करण्यात येतील आणि सर्वच्या सर्व एकमेव महान शक्तिमान अल्ला समोर उघडे पडून हजर होतील شَرَابُهُمْ مِنْ قِطْرَانٍ وَتَغْشَى وُجُوهَهُمُ النَّارُ شَرَابُهُمْ مِنْ قِطْرَانٍ شَرَابُهُمْ مِنْ قِطْرَانٍ وَتَغْشَى وُجُوهَهُمُ النَّارُ لِيَجْزِيَ اللَّهُ كُلَّ نَفْسٍ مَا كَسَبَتْ إِنَّ اللَّهَ سَرِيعُ الْحِسَابِ त्या दिवशी तुम्ही अपराध्यांना पाहाल की साखरदंडानं हातपाय जखडलेले असतील डांबराचा पोशाख केलेला असेल आणि आगीच्या ज्वाला त्यांच्या चेहऱ्यावर आच्छादल्या जात असतील हे अशासाठी घडेल की अल्लानं प्रत्येक जीवाला त्याच्या केलेल्याचा बदला द्यावा अल्लाला अल्ला हिशेब घेण्यास काही वेळ लागत नाही हा एक संदेश आहे सर्व मानवांसाठी आणि हा पाठवला गेला आहे यासाठी कि त्यांना त्याच्याद्वारे सावध केलं जावं आणि त्यांनी जाणवं कि वस्तुत हा ईश्वर केवळ एकच आहे आणि जे बुद्धिमान शुद्धि याव